वाल्मिकी रामायण कांड सर्ग सहासष्टावा लक्षावधी संख्येच्या विषण वानर सेनेवरून दृष्टी फिरवून जाबवान हनुमंताला म्हणाला वानर समाजाचा वीरा सर्व शास्त्रवेत्यातील श्रेष्ठा हनुमंता मुकाट्याने एकांतात येऊन बसला आहेस बोलत का हनुमाना वानररास सुग्रीवाच्या बरोबरीचा तू आहेस आणि तेजाने आणि बलाने राम तोडीच आहेस अरिष्ट नेमीचा पुत्र महाबलवान वैनतेय जो गरुत्मन नावाचा असे म्हणून विख्यात है त्याला बलवंताला मी सागरावर पुष्कळ वेळा पाहिले तो महाबहु महाबलवान पक्षी सर्पानं उचलताना माझ्या दृष्टीच पडलाय त्याच्या पंखात बळ आहे ते वीर बल तुझ्या भुजात आहे विक्रमात आणि तेजात तू त्याच्याहून मुळीच कमी नाहीस वानश्रेष्ठा बल बुद्धी तेज पराक्रम सर्व भूताहून तुझ्यात विशेष आहे तू स्वतःला का सज्ज करीत अप्सरात श्रेष्ठ अशी जी पूंजिकस्थला नावाची अप्सरा ती केसरी वानराची प्रसिद्ध पत्नी अंजना हो ती त्रैलोक्यात विख्यात रुपाने जगात अप्रतिम ती बापा सुंदर रूपाची असूनही शापामुळे वानरत्व पावली वानर राजा महात्मा कुंजर यांची कन्या एकदा मनुष्य शरीर घेऊन रूप येऊन शालीने रंगी रंगीबेरंगी फुले माणून रेशमी वस्त्र नेसून पावसाळ्यातल्या मेघासारख्या पर्वत फिरत होती विशाल वक्षस्थल ते त्याचे वस्त्र पिवळ्या रंगाचे आणि लाल दशा असलेले शोभादायक होते ते पर्वताच्या शिखरात उभी असताना वायुने ते हळूहळू दूर केले तिच्या गोल अत्यंत रेखे मांड्या जोडी नसलेले पुष्टस्तर आणि सुंदर मुख त्याला दिसले तिचे नितंब रुंद आणि कटीप्रदेश बारीक असे सर्वांगानी सुंदर असणाऱ्या त्या यशस्विनीला पाहताच वायू काम झाला आपल्या लांब भुजाने वायुने तिला आलिंगन दिले आणि मदनाने सर्वांग झपाटून टाकल्याप्रमाणे त्या अनिंदितेचे मन गेले ती व्रतधारी होती त्या योगे ती गडबडून गेली आणि म्हणाली एकाचीच पत्नी राहण्याचे माझे व्रत कोण नष्ट करू पाहत अंजनेचे हे शब्द ऐकून वायुतीला म्हणाला सुंदरी तुला मी आपकार करणार नाही तू मनाला भीती वाटून घेऊ नकोस तुला आलिंगन देऊन मनाने तुझ्याशी मी समागम केले आहे तेव्हा हे यशस्वीने तुला वीरवान बुद्धिसंपन्न असा पुत्र होईल महासत्व महातेज महाबल आणि पराक्रम शक्ती याच्यात असेल ओलांडून आणि उडून जाण्यात तो माझ्यासारखाच होईल असे तो बोलला तेव्हा हे महाकपे तुझ्याही संतुष्ट झाले वानश्रेष्ठात महाबाहो गुहे तुला जन्म दिला पुढे बाल महावनात उगवत्या सूर्याला पाहून हे फळ आहे असे वाटून ते पकडण्याच्या इच्छेने तू उडालास आणि आकाशात गेलास और फेकला तुला घेरी आली ने, रागा रागाने वज्र फेकले तेव्हा पर्वताच्या शिखरावर तुझी डावीगडची हनवटी फाटले त्यावरून तुझे हनुमान असे नाव प्रसिद्ध झाले तुला मारलेले पाहताच गंध वाहणारा वायू स्वतः अतिशय संतप्त होऊन त्रैलव्यावर वाहिन देव सगळे घाबरे झाले त्रैलोक्य गडबडून गेले देव संतापलेल्या वायूची आळवणी करू लागले वायू प्रसन्न झाला तेव्हा हे सत्य पराक्रमी बापा ब्रम्हदेवाने तुला वर दिला की युद्धात तुझ्या शस्त्राने वध होणार नाही वज्र मारल्याने तुझा जखमी झालेला पाहून इंद्राने प्रेमाने तुला उत्तम वर दिला त्यामुळे प्रभो तुला तुझ्या इच्छेने मरण मिळायचे असा तू केसरीचा मुलगा पण तुझ्या आईच्या ठिकाणी दुसऱ्याने उत्पन्न केलेला विलक्षण पराक्रम असणार आहेस तू वायुचा आउरस मुलगा तेजाने त्याच्यासारखा वत्सा तू वायू सुत असल्यामुळे उडून जाण्यात त्याच्यासारखाच आहेस आम्ही आता मृतवत झालो आमच्यात आज तूच कार्यचतुर्य आणि पराक्रम शक्ती याने संपन्न आहेस जणू तू दुसरा वानर लाच आहेस विष्णूच्या तीन पावलांच्या आक्रमणाच्या वेळी बाबारे मी पर्वत अरण्ये यासह या, या पृथ्वीला 21 प्रदक्षिणा घातल्या होत्या त्यावेळी देवांच्या आज्ञेने आम्ही औषधी जमून ठेवल्या होत्या त्या औषधीने अमृत घुसळून काढले असे आमचे महान बळ होते पण आता मी वृद्ध झालो महा शक्ती नाहीशी झाली आता वर्तमान तूच आमच्या मध्ये सर्व तेव्हा विक्रमशील पुरुषा उडणाऱ्या तूच श्रेष्ठ आहेस अंगाचा विस्तार वाढव वानर तुझा वानर उठ। ओलांड हे हनुमान तुझी गती सर्व आहे हे सर्व हनुमंता विषण्णुनगे बसले आहेत का त्यांची उपेक्षा करतोस महावेगवंता विष्णूने जसा तीन पावनात पराक्रम केला तसा तू कर अशा रीतीने वानरांच्या प्रमुखाने प्रोत्साहन देताच आपल्या वेगाची प्रती येऊन वायुपुत्र वानराने वानर वीरांच्या सेनेला हर्ष उपजवीत आपले वायूसूतःचे रूप घेतले किशकिंजा कांडाचा सहासष्टावा सर्ग मागतो